डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेले, केलेल्या मुद्गल पुराणातील सतरावा अध्याय आता मी वाचणार आहे हा आहे शिव संवाद समाप्तिर नाम ओम श्री गणेशाय नमहा शिवसांगती कथापावन गणेश सार ऐकून ते पंचदेव विस्मित होऊन प्रणाम करिती गणनायका ते गणेशासी सांगती भगवंता तुमची उक्ती सर्व पूर्ण ओघवती ते मोह आम्हा केले केलेस, तुझ्या दर्शन मात्रे स्मरणास पूर्वीच्या सर्व कृतीस गुणरूप आम्ही सारे ढुंढे आम्ही ब्रम्हमय कैसे ते सांगा योग्य त्यांचे वचन ऐकून सौभाग्य महाप्रभू त्या सांगत भक्त गजानन बोले संतुष्ट होऊ न जगदेश्वर तुम्ही परम पावन स्वपदी जगतातो, जगतात गुणयुक्त भिन्न भावात मीच तुमच तुम्ही करीत चतुर्वि भावे चित्र खेळत तुमच्या रूपी हे जाना, तेथे बिंबजे पडत क्रीडे पंचविध मी होत बहुविध विलासात त्या, त्या भावात देवान तुम्ही सारे माझ्या अधिन निशय करा म ह्या भिन्न विहारात पावन रज सत्वतमो मय ब्रह्मा हरी शंभूस निर्मिले मायेने मी सामर्थ्य दिले त्यांच्या अहंकाराशी सुजिले सूर्यासी मोहमयी स्रिगुण सिद्धीसाठी शक्ती निर्मिली मी ह्या जगती पंचदेवांची तैशी निर्मिती मी केली मायेने येथ अंश मात्रे मी स्थित वक्रतुंड नामे ख्यात बिंदु ब्रह्ममय साक्षात असत भिन्न भाव प्रकाशक माझे ते तुरिय रूप केले देवानो गुण देवानो गुणपते झाले बुद्धिरूप दक्षिणांग भले ऐसे तुम्ही जाणावे पंचदेव विराट नामे ज्ञात वामांग झाले सिद्धियुक्त होऊन नि सिद्धी, हो सिद्धी बुद्धियुत बिंदू मात्रात्मक मी झालो भक्ताना जे भक्तांना जे विघ्न रूप जगातो भक्तांना जे विघ्न रूप जगात देवत्यांना वक्र म्हणतो त्या वक्रांसी मी मारित शुंडा प्रहारे सत्वरी म्हणून वक्ररुंड नामे स्मृत माझ्या मायामये जीवापासून असतो वक्र ब्रह्म मुख म्हणून ख्यातो वक्रतुंड या नावाने उन्मनजनांशी मी लाभतो तुमच्या कार्या स... तुमच्या कार्यसिद्धीसाठी होतो विहार असत बिंदुरूप जगात मायेने मी भावपूर्वक विसराल माझे स्मरण जरी माया मोहे संभ्रांत तरी महेश्वरानो हृदयांतरी स्मरण करा सतत माझे देवकार्यात पितृकार्यात आधी पूजने मी असत मम पूजने सिद्धियुत सर्व हि वाल निस ऐसे बोलून अंतर्धान पावले गणपालक गन, गजानन शिव म्हणती ध्यानमाग पुरातन देवी असे ऐसा हा त्या गणेशा ब्रह्मा नायका ध्यात, ला जो मम हृदयात तया गणपाचा आज्ञेने निर्मित ब्रम्मा अखलचराचर विष्णु नाना अवतार धारी जगताचे पालन करी मी शिव त्या जगाचा संहार करी गणपाचा आज्ञेने कर्माचा चालक सूर्य होत काल प्रभावे जगात हिमाचलाची सुता संजात तू विसरलीस देवांशी त्या गण गणप कर ज्ञान तुझ्या हृदयात असून विसरली देवासी म्हणून आठवण तुझ करून देतो हे पुण्य पावने शुची सर्व आठव तू महामाई पाई देव हृदयात गणप सर्व भव त्याचे अवतार कथितो तुला संक्षेपे आठ अवतार त्यांचे भजन तू कर जेणे दुर्लभत पहिला वक्रतुंड पद असत। दुसरा तत्पद ब्रह्म एकदंत महोदर तिसरा ब्रह्मासी पदयुक्त गजानन चौथा साख्य रूप लंबोदर नामक ब्रमख्यात जो महेश्वरी तुझ्यात स्थित महा सहावा विकट नामा असत सद्ब्रहात्मा परमसूर्य विघ्नराज स्वयं विष्णू सातवा धूम्रवर्ण शंभू अव्यक्त आठवा ह्या आठ ब्रह्मात जाणावा कला रूप धर पालक संघ ऐसे हे गणप अवतार गणराजाचे समग्र स्व, स्वसंवेद्यमय ब्रह्म अपार त्यांचा खेळ कर गणेश असे आयोगाचे अवतार अयोग से अवतार नया न संभवत स्वानंदवासी खेलक असत ऐसे प्रिय गणाधीश असत स्वानंद अयोग अयोगम सेवने लाभत योगत शांति सर्वदा देवी तू हे देवी तुझे विचारिले ते सर्व मी कथन केले म्हणून पाहिजे पूजले याच विधीने गणेशाला कुलदेव गणेश, चिंतामणी विनायक ईश ह्याच संशय ना लवलेश नित्य पूजितो मी तयासी पाच चित्तवृत्तींचा प्रकाशक म्हणून चिंतामणी सुखकारक गजानन तो हित गजवक्त्र मूर्ती धरी हा त्याची रक्त त्याची रक्त त्याची रत्नमणी महि मूर्ती पूजितो मी भाव भक्ती इतके सांगून सदाशिव प्रिय, प्रिये प्रती ध्यान स्थान आपुले दाखवी ते पाहून एकांतात देवी पार्वती झाली विस्मित शंकरा करुणानिदीस विचारित मुदगल सांगतो सा, मुद्गल सांगत ती कथा तामस सुभावा तुझी मी कांता मोहदायिका सर्वांस आता कैसी झाले एक भाग स्थिता हे सर्व सांग माझ हा माझा संशय फेडावा तुझ्या बाजूनी नसे विसावा संशय दूर करण्या संशय दूर करण्या बरवा अन्य कोणी सर्वश आले पार्वतीचे वचन ऐकून शिव झाला मनीप्रसन बोलला मधुर वाक्य हर्ष पाहुन ऐक देवी की पूर्वेतिहास तू माझी प्रिया कशी झाली कथा भागतो आणि सुरस सुखप्रद सांगेन आता सुखप्रद सुखप्रद सांगेन आता निरागाच्या वर आमिषाशी सुखप्रद सांगेना आता निरास संशयाचा तव कर तू माझी प्रिया कशी झाली सथा भागतो अति सुरस सुखप्रद सांगेना आता निरास संशयाचा तव पंचदेवांची स्पर्धा होत पूर्वी विवाद त्यातून घडत तेथे तुझे अति अद्भुत ऐश्वर मी पाहिले पद देवांशी बोध करून गणेश पावला अंतर्धान यथान्याय उपदेश करून ब्रम्हमय तो उपदेश करून ब्रम्हमय तो महाप्रभू नंतर मी तप आचरितो तुझा तुझ्या प्राप्तीसाठी कष्टत माझ्या भक्तिभावे संतुष्ट होतो तू जन्मली स शतवर्षांनी माझ्या जवळही येऊ न म्हणतो वरमागतो असेल इच्छित प्रसन्न असे महादेवा मनातो तेव्हा नमुनी केली सुती स्वस्वरूप स्वरूपानी कार्यरत तुझी महती स्तुती रूपे गात ते परम संतुष्ट होत जगदीश्वर तव मी वरदान मागत देवी तू मम पत्नी हो म्हणत जगदीश्वरी द्यावा मनो वाचित हा चीवर मजलागी माझे वचन ऐकून सस्मित भावपूर्वक तू म्हणत तथा तुहेरदान तथा सु हे वरदान उचित अंतर्धान नंतर पावली स म्हण तू प्रिया झाली वरदान प्रभावे माझी सुरस तुझ्या वामांगापासून लक्ष्मी स नारायण प्रियस तू तु निर्मिले तुझ्या तुझ्या लक्ष्णांगापासून अद्भुत उद्भूत सावित्री ब्रम्हदेव प्रिया जगात तुझ्या हृदयापासून जन्मत सुर्या सुर्या पत्नी नाम शिवाने जो गणेश योग कथिला तो एकांतात आचरिला तेणे महाबागे त्या परमशांतीला अल्प काळे लाभलीस तू संस्कार सुफलित म्हणूनही शिवसानिध्य प्राप्त पार्वती झाली शांतीयुक्त ऐसे कर्तृत्व गणपाचे गणपाचे म्हणनी मुद्गल म्हणती दक्षा तूही हि भज चिती सर्व भावे करी गणेश भक्ती ब्रम्हनायकाची तू सदा ते विघ्नही होशिलयात संशय सर्व सर्वमान्य महायोगी हो न शोकही न तू गुरु। ओम इ श्रीमदांते मदाते पुराणपनिषदि श्रीमन मोदगले महापुराणे प्रथम खंडे वक्रचुंड चरिते शिवपावती नाम, संवाद सर्ना पश श्री सप्तशोध्याय सी गजानपणमस्तु अद्याय सापूर्ण